अध्याय तीनशे सव्वीसावा जनकाचा शुकास उपदेश भीष्म सांगतात हे भारता दुसरे दिवशी सकाळी आपल्या स्त्रिया समागमी घेऊन जनक राजा आपल्या मंत्र्यांसह उपाध्यायाला पुढे करून गुरुपुत्र शुकाचार्यांकडे आला त्याने आपल्याबरोबर उत्तम प्रकारचे आसन व नानाविध रत्ने घेतली होती व पूजा सामग्री स्वतःचे डोक्यावर धरण केली होती रत्नगडीत व उत्तम प्रकारचे आच्छादलेले चौफेर सारखे सुंदर आणि कल्याणप्रद आसन पुरोहितांपासून मागून घेऊन जनकराजाने ते स्वहस्तानी व्यासपुत्र शुकांना परमादराने अर्पण केले त्यावर शुक बसल्यानंतर त्यांनी जनका जनकाने सशस्त्र पूजा केली प्रथम पाद्य देऊन नंतर अर्धे समर्पण केले आणि अखेर त्यांना गाय दिली या याप्रमाणे जनकाने केलेल्या यथाविधी मंत्रयुक्त पूजेचा व गायीचा स्वीकार केल्यावर त्या तपोनिष्ठ द्विजश्रेष्ठाने राजाचा सन्मान करून कुशल प्रश्न केले व राजाबरोबर आलेल्या लोकांचाही क्षेमसमाचार शुकानी जनकास पुसला नंतर हे राजेंद्रा शुकांशी आज्ञा होताच जनक व त्याचे बरोबर आलेले लोक खाली बसले त्यावेळी तो थोर अंतकरणाचा कुलीन जनक राजा जमिनीवरच बसला आणि हात जोडून त्या राजाने उलट व्यासपुत्राला क्षेम कुशल व अखंड तपोविभव इत्यादीबंधी विचारल्यावर आपले येणे का झाले असा प्रश्न केला शुक म्हणाले राजा तुझे कल्याण असो पित्यानं मला सांगितले की विदेह देशाचा राजा जनक माझा यजमान असून धर्माचा मोठा ज्ञाता आहे कालापव्यय न करता त्याच्याकडे जा म्हणजे तुझ्या मनात प्रवृत्ती अथवा निवृत्ती या धर्माविषयी काही संशय उरला असल्यास तुझा संशय तो उलगडून सांगेन या प्रकारची पित्याची आज्ञा झाल्यानंतर शंका निरसन करून घेण्यासाठी मी तुझ्याकडे आलो आहे तर हे सदाचार संपन्न श्रेष्ठा मी विचारतो त्या प्रश्नांची उत्तरे कृपा करून मला सांगा या जगामध्ये ब्राह्मणांची कर्तव्य कोणती मोक्षरूपी पुरुषार्थाचे स्वरूप व रहस्य काय मोक्ष मिळवण्याचे साधन कोणते ज्ञान की तप या माझ्या शंका आहेत जनक सांगतो जन्मादारभ्य ब्राह्मणाने काय करावे ते सांगतो ऐका उपनयनविधी झाल्यानंतर ब्राह्मणाने आपले सर्व लक्ष वेदाध्ययनाकडे लावावे कोणाचाही हेवा न करता ब्रह्मचर्याश्रमाप्रमाणे वर्तन ठेवून ब्राह्मणाने तपाचरण व गुरु शुश्रूषा करण्यामध्ये सर्व काल घालवावा आणि देवता व पितर यांचे ऋणातून मुक्त व्हावे इंद्रिय निग्रहपूर्वक वेदपठण समाप्त झाले म्हणजे गुरुला दक्षिणा समर्पण करून त्याचे आज्ञेने द्विजाने घरी येऊन सोड मुंज म्हणजे समावर्तन करावी समावर्तनानंतर गृहस्थ धर्माची दीक्षा घेऊन आपल्या पत्नीसह कोणाची असूया न करता यथाविधी अग्निहोत्र चालवीत सुखाने कालक्रमणा करावी मग पुत्रपौत्र झाल्यानंतर वानपरास्त्राश्रमाच्या परिग्रह करून द्विजाने गृहस्थाश्रमात घेतलेले अग्निहोत्रच पुढे चालवून अतिथी अभ्यागतांचा यथाशास्त्र सत्कार करीत राहावे तदनंतर धर्मवेत्या द्विजाने त्या अग्नीची आपल्या अंतरयामी यथान्याय स्थापना करून द्वंद्वरहित व विरक्तचित्त होऊन चतुर्थाश्रमाचा स्वीकार करावा शुक प्रश्न करतात शास्त्रज्ञान व अनुभवज्ञान होऊन मन कायमचे सुखदुःखादी द्वंद्वांच्या संस्कारापासून अलिप्त राखण्याचे कठीण कार्य जर एखाद एकदमच साधले ब्रह्मचर्यादी तिन्हें आश्रमांग्रह कर अगर अवश्य है कि कांका है तो है तर हे राजा श्रुति की या संबंधी का आज्ञा है ती सून माधा संदेह कृपा करू फेड़ जनक संगतो शास्त्रज्ञान व अनुभवज्ञान मजे विज्ञान जावाय मोक्ष प्राप्ति होत नहीं गुरु केशिवाय ज्ञान मिलत नहीं भवसागर तरुण जाण्याला ज्ञान ही नौका कल्पली असून या नावेचा कर्णधार गुरु होय ज्ञानप्राप्ती होऊन मनुष्य भवसागर तरुण गेला म्हणजे त्याला साधा वयाचे त्याने साधले इतके नंतर पाहिजे तर त्याने दोहोचही म्हणजे नाव व नाविक यांचा त्याग केला तरी हरकत नाही कर्माचरणावर सर्व अवलंबून असल्यामुळे कर्माचा नाश होऊ नये आणि जगही नीट चालावे म्हणून बुद्धिभेद न करता आजपर्यंत जे ज्ञाते होऊन गेले ते चार आश्रमांनी युक्त असलेला धर्म पाळीत आले या क्रमाने आश्रम धर्म पाळून मनुष्याने केलेल्या पापपुण्यात्मक कर्मांचा नाश होत होत शेवटी पुष्कळ जन्मानी त्याला मोक्ष प्राप्त होतो अनेक जन्म मिळून आता सांगितलेल्या आश्रमधर्मांचे परिपालन करता करता बुद्ध्यादी करणे शुद्ध झाली म्हणजे अशा शुद्धात्म्याला पहिल्या ब्रह्मचर्य आश्रमात देखील मोक्ष मिळेल या प्रकारे कर्णशुद्धी होऊन मोक्षप्राप्ती झाल्यावर सर्व दृश्य वस्तूंचे सत्यज्ञान होते मग त्याने बाकी गार्हस्थ्यादी तीन आश्रम पाळून कोणते श्रेष्ठ साधा व्याचे मिळवावयाचे राहिले मग आश्रम पाळण्याची आवश्यकता नाही नेहमी राजस व तामस दोष टाळून सात्विक मार्गाने जावे आणि अंतरात्म्याच्या सहाय्याने परमात्म्याला ओळखावे ज्याप्रमाणे जलचर प्राणी जलात राहत असून जलाहून अलिप्त असतो तसेच भूतमात्रांचे ठिकाणी आपण असून सर्व भूतवस्तू आपणामध्ये आहेत हे ओळखून त्यांचा संस्कार मात्र आपल्यावर होऊ देऊ नये त्यापासून आपण अलिप्त राहावे सुखदुःखादी द्वंद्वरहित होऊन मनुष्याने इहलोक सोडला म्हणजे पक्षी जसा खाल आकाशात उड़तो ता मनुष्यदेह हो, यथे सोडून मोक्षा अनुभव जातो। या यधी पूर्वी ययाती राजाने वो मोक्ष ने मिले व मोक्षशास्त्रज्ञ द्विजा परंपरेने आजवर राखलेल्या काही गाथा संगत ईका परब्रह्म प्रत्येका हृदया है त्या आहे, दुसरे को नहीं सर्व जंतू मध्य सारखेच आते मन योगध्यानाकडे उत्तम रीतीने लावले म्हणजे प्रत्येकाला स्वतला ते ओळखता येते ज्याच्यापासून दुसऱ्याला भय वाटत नाही तसेच जो दुसऱ्या कशापासून भीत नाही त्याचप्रमाणे ज्याला कशाची इच्छा नाही आणि जो कोणाचाही द्वेष करीत नाही त्यालाच ब्रह्माची प्राप्ती झाली असे समजावे जो कायावाच्या मने करून भूतमात्राविषयी पाप म्हणजे असद्भाव चिंतत नाही तोच ब्रह्मरूप झाला मनाला आत्म्याकडे योजून जो मोहात पाडणाऱ्या असुयेचा त्याग करतो आणि काम व मोह सोडून देतो त्यालाच ब्रह्मपद मिळते द्वंद्वरहित होऊन जेव्हा मनुष्य कर्ण नेत्र इत्यादी इंद्रियांचे विषय व सर्व भूते यांना सारखीच लेखतो तेव्हा ब्रम्हपदाची प्राप्ती होते स्तुती व निंदा सुवर्ण व लोह सुख व दुःख शीत व उष्ण शुभ अशुभ प्रिय व अप्रिय आणि जन्म व मरण या द्वंद्वापैकी काहीही प्राप्त झाले असता ज्याला राग येत नाही व वा हर्षही वाटत नाही त्यालाच ब्रह्माचे ज्ञान होते ज्याप्रमाणे कूर्म आपली इंद्रिये प्रथम पसरून मग पुनः त्यांचा संकोच करतो त्याप्रमाणे भिक्षुवृत्तीने राहणाऱ्या मनुष्याने मनाला आवर घालून इंद्रियांचा निग्रह करावा जसे अंधकाराने व्यापलेले घर दीपाचे सहाय्याने धुंडाळता येते तसेच बुद्धिरूपी दिव्याने दिव्याचे सहाय्याने अज्ञानामध्ये अदृश्य झालेले परब्रह्म शोधून काढता येणे शक्य आहे हे विद्वत श्रेष्ठ मी जे सांगतो आहे ते सर्व आपणास कळत असल्याचे मला लख दिसत आहे किंबहुना जे जे जाणण्यासारखे आहे ते आपल्यास पूर्णपणे अवगत आहे हे ब्रह्मर्षी आपल्या गुरूच्या कृपेने आणि शिकवणीने आपल्याला अविदित असे काहीच राहिले नसून आपण विषयांच्या कक्षेच्या बाहेर गेला आहात हे मुनुषश्रेष्ठ त्याच्याच प्रसादाने मी आता सांगितल्या प्रकारचे दिव्य ज्ञान मला स्फुरले आणि त्यामुळेच आपले खरे स्वरूप माझ्या ध्यानात आले आहे आपल्या अंगी आपणास वाटत आहे त्यापेक्षा श्रेष्ठ प्रकारचे विज्ञान उच्च जातीची गती आणि थोर सामर्थ्य असून आपल्याला मात्र त्याची जाणीव नाही अनुभवज्ञानामध्ये आपली गती झाली असूनही कोळ्या वयामुळे संशयनिवृत्ती न झाल्यामुळे भीतीमुळे किंवा मोक्ष दुर्लभ आहे अशा दृढ कल्पनेमुळे आपल्याला ज्ञान झाले नाही असेच आपणास वाटत आहे माझ्यासारख्यांनी शंका निर्धन केल्यावर संशय संशयग्रंथी तुटून शुद्ध मार्गाने चालला म्हणजे मनुष्याला स्वसामर्थ्याचा विश्वास येतो आपल्याला विज्ञान झाले असून आपण स्थिरबुद्धी व निर्लोप बनला हा तरीही ब्रम्हण प्रयत्न केल्या श्रेष्ठ पद मिळत नसते आपल्या सुख व दुःख यामध्ये काहीच भय वाटत नाही आपण विषय लोलूप नसून नृत्य आणि गीत याबद्दल मुळीच उत्सुक नाही कोणत्याही प्रकारची वासना आपणास उत्पन्न होत नाही बांधवांची ममता नाही आणि भीतीजनक गोष्टीचे आपणास भय वाटत नाही हे महाभाग आपण मातीचे ढेकूळ दगड किंवा सोने ही सर्व सारखी मानता असे मला स्पष्ट दिसत आहे अविनाशी व आमयरहित अशा मोक्षमार्गाकडे आपली बुद्धी स्थिर झाली आहे असे मला व अन्य ज्ञातांना उघड दिसत आहे ब्रह्मण जी फलप्राप्ती ब्राह्मणाने धर्माचरण करून मिळवावयाची आहे ती आपणास मिळाली आहे तेव्हा आपणास मिळालेल्या फलापासून मोक्षार्थ भिन्न नाही यापेक्षा आता आणखी आपल्याला काय विचारायचं आहे ओम तत्स